पवित्रता के हे मंत्रदाता पवित्र से चल रहे हैं पर अब इंसान लाखों कार मित्रांनो मी आहे मीनाक्षी आणि आपण सर्वजण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी श्युम। रेडिओ शिवनेरीत आज आपण घेऊन आलो आहोत एक महान व्यक्तिमहत्व जे एक आध्यात्मिक गुरुदेखील आहेत आणि संत देखील आहेत तर त्यांचे नाव आहे संत प्रकाश मणीचे त्यांचा जन्म एक सप्टेंबर एकोणीसशे बावीस सिंध हैदराबादमध्ये त्यांचा जन्म झाला जे आता पाकिस्तानमध्ये आहे त्यांच्या लहानपणीचे नाव रमा होते आणि लहानपणापासूनच त्यांच्यात भक्तीचे संस्कार होते त्यांचे वडील गोपालदास स्वामी गंगेश्वरानंदांचे ते शिष्य होते ते व्यापारी आणि एक प्रसिद्ध ज्योतिषी पण होते त्यांना हे माहिती झाले होते की त्यांची मुलगी सांसारिक सुखांपासून उपराम आहे ती मीरासारखीच एक विश्वविख्यात सातवी बनेल त्यामुळे त्यांनी तिला कधीच भौतिक साधनांचे आकर्षण नाही दाखवले आठ वर्षांच्या हेच नाही तर श्री कृष्णाच्या मूर्तीशी त्यांना इतका लगाव होता कि त्या रात्री झोपण्याच्या आधी श्रीकृष्णाला झुल्यात टाकून झोपित होत्या मग नंतर त्या झोपित होत्या रमामध्ये मोठ्या आदर आणि सन्मानांचे संस्कार खूप प्रबळ होते आणि मधुर बोल बोलणे त्यांच्या संस्कारातच होते त्यामुळेच परिवारात आणि शाळेतही कोणाचे रागवणे त्यांनी कधी ऐकले नव्हते सादगी आणि सात्विकता देखील त्यांचे गुण होते श्रीकृष्णाला भेटण्याची त्यांची खूप प्रबळ इच्छा होती त्यामुळे त्या, त्या रात्रंदिवळ भक्तीमध्ये डुबून राहत होत्या आणि श्रीकृष्णाच्या मूर्तीला नेहमी आपल्यासोबत ठेवीत असे त्याच काळात 1936 छत्तीस मध्ये ओम मंडळीच्या सत्संगात जे पण ब्रह्मबाबांच्या समोर जात त्यांना श्रीकृष्णाचा साक्षात्कार होत होता श्रीकृष्णाला भेटण्याची इच्छा रमाला देखील झाली ब्रह्मबाबांसमोर घेऊन आली आणि त्या आपल्या मैत्रिणींसोबत त्या सत्संगात जायला लागल्या त्यावेळी त्या, त्या फक्त चौदा वर्षांच्या होत्या सुरुवात सुरु होती दादीजी आपल्या व्यवहार आणि कर्तव्यनिष्ठा या गुणांनीच सर्वांना आपल्याकडे आकर्षित करीत होत्या बाबांच्या सानिध्यात राहून त्यांनी त्याग आणि तपस्या लागले। वा त्यांची वाढू लागली सन एकोणीशे छत्तीसमध्येच रमा ज्या वेळेला आपल्या घरी झोपली होती तेव्हा तिला श्रीकृष्णाचा सा साक्षात्कार झाला त्यानंतर श्रीकृष्णाच्या मागे सफेद वस्त्रधारीचा देखील साक्षात्कार झाला अशा प्रकारे दादी हळूहळू सत्संगात रममाण झाली आणि त्या काळात बाबांनी दादींसोबत असलेल्या अनेक बहिणी आणि मातांना चौदा वर्ष गहिरी तपस्या त्यांच्याकडून करवून घेतली त्यामुळे त्या, त्या आतूनच परिपक्व झाल्या होत्या संस्थेत आल्यानंतर दादींनी कधीच मागे वळून नाही बघितले हळूहळू त्या एक महान विभूती बनले, त्यांच्या या योग्यता बोलून पहिल्या वेळेसच ब्रह्माबाबांनी त्यांना सण एकोणीसशे चोपन्नमध्ये संस्थेचे प्रतिनिधित्व सोपवले आणि त्यांच्यासोबतच आणखी ब्रह्मावत्सांना पाठवून जापानमध्ये बेहद सेवा करायला पाठवली बाबांनी त्यांचे नाव संस्थेत आल्यानंतर कुमार का ठेवले त्या एक तेजस्वी अध्यात्मिक नेत्याच्या रूपात विकसित व्हायला लागल्या जपान मध्ये धर्मेचे नेतृत्व केल्यानंतर बाबा त्यांना मोठमोठ्या जबाबदाऱ्या देऊ लागली त्यानंतर त्यांनी मुंबईत जाऊन मुंबईत जाऊन तेथील ब्रह्माकुमारी शाखांचे नेतृत्व केले नंतर त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात अध्यात्मिक सेवेचा विस्तार होऊ लागला नंतर एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये महाराष्ट्रासोबत गुजरात राज्यात देखील त्यांनी अध्यात्मिक विस्तार केला हा विस्तार वाढतच गेला आणि त्यांच्या बरोबर संस्कृतीला एक नवीन रूप देण्याचा प्रारंभ केला ब्रह्माकुमारी मुनी दिदी त्यांचा शारीरिक मानसिक आणि खासगी रूपाने त्यांची संपूर्ण काळजी करू लागल्या बाबांनी त्यांच्या आध्यात्मिक तेजाला बघून त्यांना प्रकाशमणी हे नाव संबोधिले पहिल्या मुख्य मम्मा यांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग एकोणीशे पासष्ट मध्ये केला आणि त्यानंतर कार्यभार दादी प्रकाशमणी यांच्यावर येऊ लागला आणि त्या हळूहळू दादी बाह्य आणि आंतरिक नेतृत्व सांभाळू लागल्या दादीजी नंतर संपूर्ण देशभर फिरून साऱ्या विश्वात त्यांनी आध्यात्मिक कार्याचा देखील विश्वविद्यालय याने ओळखायला लागले नंतर हळूहळू ब्रह्माबाबांची स्थिती देखील उपराम होऊ लागली दादीजी एकोणीशे एकोणसत्तर पर्यंत मुंबईच्या ईश्वरीय सेवा सांभाळत होत्या अठरा जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर हा दिवस इतिहासात सुनहऱ्या अक्षरामध्ये लिहिला गेला आणि त्या दिवशी संपूर्ण कारोबार दादींनी आपल्या हातात घेऊन या विद्यालयाला संपूर्ण विकसित केले दादींनी सर्वांना खूप प्रेमाने सांभाळले मातांना त्यांनी शक्ती सेना आणि हळूहळू सर्व समाजाला हा आभास व्हायला लागला की महिला नरकाचे द्वार नसून स्वर्गाचे द्वार आहे पण एकोणीसशे ते एकोणीसशे पर्यंत खूप सारे आंतरराष्ट्रीय संमेलनं दादनी केली परमात्म्याचा सा संदेश साऱ्या विश्वात त्या फैलवू लागल्या समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात सेवेचा विस्तार होऊ लागला हे आणि सर्व सेवांचे मुख्य संचालन हो सेवा एकोणीशे एक मध्ये विद्यालयाला संयुक्त संघ द्वारा परामर्शदाता म्हणून नियुक्त करण्यात आला समाजाच्या समाजाच्या भिन्न भिन्न सेवांमुळे एकोणीशे ब्याऐंशी मध्ये राजयोगा शिक्षा शोध प्रतिष्ठानाची देखील स्थापना झाली त्यामध्ये अठरा प्रभागांची देखील स्थापना झाली सन एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये पहिले युनिवर्सल शांती सम्मेलन करण्यात आले त्यानंतर अमेरिकामध्ये ब्रिटेनमध्ये युरोपमध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी सहित दादी विदेश देश भ्रमण करून मानवीय सेवा करू सन एकोणी एकोणनव्वद या वेळेला ग्लोबल कॉपरेशन बेटर वर्ल्ड आणि एकशे बावीस देशांमध्ये एक साथ करण्यात आले याच्यातच भारताचे पूर्व प्रधानमंत्री समे खूप प्रख्यात व्यक्तींनी प्रतिनिधित्व केले आणि संपूर्ण सहयोग दिला तर दादींना ह्या सर्व सेवांना बघून मोहनलाल सुखाड या विद्यालयातर्फे दादिजा दादीजींना डॉक्टरेटची पदवी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला दादी फक्त आध्यात्मिक ज्ञानच नाही तर त्यांनी प्रत्येक समाजातील जातीतील धर्मातील लोकांना सम्मान दिला तर अशा आपल्या दादी ज्यांना दादी म्हटलं जातं हे दादी म्हणजे मोठी बहीण तर बघा मित्रांनो आजचे आपले हे जीवनचरित्र ऐकून आपण सर्वजण मनोमन म्हणत असताल की हे विशेष आणि विचित्र व्यक्तिमहत्व जे आहे ते ब्रह्मकुमारी दादी प्रकाश मणीजी यांचे तर मित्रांनो दादी प्रकाश मणीजी आज पंचवीस आठ दोन मध्ये शनिवारी आपल्या नश्वर देहाचा त्याग करून त्यांनी आपल्या सूक्ष्म देहाच्या द्वारे साऱ्या विश्वाची ते आजही आध्यात्मिक सेवा करीत आहे तर ह्या जीवन चरित्रातून आपण एकच गोष्ट शिकतो की जर आपली उन्नती झाली तर आपण ऑटोमॅटिक त्याग करतो कारण दादीजी ह्या देखील एक संताप्रमाणेच पवित्र आणि शांत सहनशील अशा अनेक दिव्य गुणांनी सुसज्जित होत्या आज त्यांचं मार्गदर्शनाखालीच आपण सर्वजण परमात्म्याचं हे ज्ञान ऐकत आहोत तर मित्रांनो आजच्या या जीवनचरित्रातून आपण एकच गोष्ट घेतो की जीवनामध्ये जर आपल्याला आध्यात्मिकता प्राप्त करायची असेल किंवा आध्यात्मिकतेच्या उच्च स्तराला पोहोचायचं असेल तर जीवनामध्ये त्याग तपस्या वैराग्य ह्या गोष्टी असणं खूप जरुरी आहे तरच आपण परमार्थामध्ये उच्च कोटीला पोहोचू शकतो आणि आ परमला बो अनुभव करू आणि शको आंख शक्तियां आप जीवनामद धारण करू शो तर तर तो चला तो मित्रों पर भेटू पूरित्रा तो मे मीनाक्षी नमस्कार पित्रता के हे मंत्रदाता पवित्रता तुम्हारी शिक्षा से चल रहे हैं तुम्हारी शिक्षा से चल सेल रहेै सनमार्ग इंसान ला